अध्याय चौथा भगवंतांच्या अवतारांचे वर्णन राजा म्हणाला श्रीहरी स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लीला केल्या त्या करीत आहेत किंवा करतील त्या आपण आम्हाला सांगाव्यात द्रुमिल म्हणाला भगवान अनंत असून त्यांचे गुणही अनंत आहेत त्यांच्या गुणांची गणती करीन असे जो म्हणतो तो, तो मूर्खच म्हटला पाहिजे एखाद्या कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरील धुळीचे कण मोजेल परंतु सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंतांच्या गुणांची कितीही काळ लागला तरी गणिती करू शकणार नाही भगवंतांनी स्वतःच्या निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला तेव्हा त्या आलिदेव नारायणाला पुरुष हे नाव मिळाले हा त्यांचा पहिला अवतार होय त्यांच्या या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करणाऱ्यांची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाली आहे त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो त्यांच्या श्वासोच्छासाने सर्व शरीरात बळ येते तसेच इंद्रियांमध्ये ओझ आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते तेच सत्व विश्वाची उत्पत्ती, स्थिती करतात। करता ते आदी पुरुषच आपल्या सत्वांशाने जगाच्या स्थितीसाठी तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी यज्ञपती विष्णू झाले तसेच ते तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले अशा प्रकारे निरंतर पसुनज, संहार दक्ष प्रजापतीची नावाची कन्या धर्माची पत्नी होती आदिपुरुषांनी तिच्यापासून ऋषी श्रेष्ठ शांत चित्ताशा नरा आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला त्यांची नैशकर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला व स्वतः सुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बदरिकाश्रमामध्ये आहेत मोठे मोठे ऋषी त्यांच्या चरणकमनांची सेवा करीत असतात इंद्राला शंका आली की तपश्चर्याने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात तेव्हा त्याने तपश्चर्यामध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठविले कामदेवाला भगवंताच्या महिम्याचे ज्ञान होते म्हणून तो अप्सरागण वसंत ऋतू शीतल वायू यांच्यासह बदरिका श्रमात जाऊन स्त्रियांच्या प्रताक्ष माणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करू लागला हे इंद्राचे अविवेकी कृत्य आहे हे, हे जाणून आदिदेव गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसत हसत म्हणाले कामदेवा देवांगनानो वायो तुम्ही भिवू नका आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा आता इथेच थांबा आमचा आश्रम सुना करून जाऊ नका राजन नरनारायण ऋषीनी अभयधान देत जेव्हा त्यांना असे म्हटले तेव्हा कामदेव इत्यादी लाजेने मानाखाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले ना प्रभू आपल्या बाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले आणि निर्विकार आहात म्हणूनच आत्माराम आणि ज्ञानी पुरुष निरंतर आपल्या चरणकमलांना प्रणाम करीत असतात तुमचे भक्त आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात म्हणून देव निरनिराळ्या प्रकारे त्यांच्या साधनेत विघ्ने निर्माण करतात परंतु जे लोक यज्ञ इत्यादींच्या देवतांना आहुतींच्या रूपाने त्यांचा भाग देत राहतात तेव्हा ते विघ्ने आणीत नाहीत परंतु जर आपली कृपा असेल तर मात्र आपले भक्तजन त्या विघ्नाच्या माथ्यावर पाय देतात काही जण खोल समुद्रामध्ये असलेल्या तहान थंडी पाऊस अंतर बाह्य प्राण यामुळे होणारे कष्ट तसेच रसनेंद्रिये आणि जननेंद्रियांचा आवे याना उलांडून पलीकडे जातात परंतु ते पुन्हा गायीच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडावे तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुळीला मिळवतात ते अशी स्तुती करीत असताना सर्व शक्तिमान नारायणांनी त्यांच्या समोर पुष्कळशा वस्त्रालंकाराने नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रकट करून दाखवल्या त्या तेथे भगवंतांची सेवा करीत होत्या इंद्राच्या सेवकांनी जेव्हा लक्ष्मी समान असणाऱ्या त्या रूपवती स्त्रियांना पाहिले तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचे लावण्य फिके पडले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 तेथे जाऊन त्यांनी इंद्राला नमस्कार केला आणि सभेत देवतांच्या समक्ष नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले ते ऐकून आश्चर्यचकित झालेला इंद्र भयभीत झाला भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले विदेहराज हंस दत्तात्रेय सनकादिक आमचे वडील ऋषभ यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्यांनी आत्मसाक्षात साधनांचा उपदेश केला त्यांनीच हयग्रीव अवतार घेऊन मधुकैट नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले प्रलयाच्या वेळी अवतार घेऊन त्यांनी मनु पृथ्वी आणि वनस्पतींचे रक्षण केले तसेच वरावतार घेऊन पृथ्वीचा रसा उद्धार करते वेळी हिरण्याक्ष संहार केला कुर्मावतार धारण करून अमृत मंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर सोडविले एकदा वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत कृष झाले होते ते जेव्हा कश्यप ऋषींसाठी समीधा आणित होते तेव्हा थकून जणू समुद्रात पडावे तसे गायींच्या खुराने केलेल्या खड्ड्यातील के पाण्यात पडले त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढले वृत्रासुराला मारले तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिवून लपून बसला तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचे रक्षण केले तसेच जेव्हा असुरानी अनाथ देवांगना कैद केले तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडविले भगवंतांनी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नृसिंहावतार धारण केला आणि हिरण्यकश्यपुलात ठार मारले देवतांच्या रक्षणासाठी देव आणि असुर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला तसेच वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये आपल्या शक्तीने अनेक कलावतार धारण करून त्रिभुवनाचे रक्षण केले पुढे वामन अवतार धारण करून त्यांनी याचकाचा बहाणा करून ही पृथ्वी दैत्यराज बलीकडून काढून घेतली व आदिती नंदन देवतांना दिली परशुराम अवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले ते म्हणजे हैहयवंशाचा है नाश करण्यासाठी भृगुवंशामध्ये पेटलेला अग्नी होते त्याच भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्रावर सेतू बांधून रावणासह लंका उद्ध्वस्त केली ज्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे त्या सीतापतींचा विजय असो राजन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 अनंत कीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्मे यांचे भक्तांनी वर्णन केले आहे अध्याय चौथा समाप्त